अकरावा अध्याय नित्यधर्म आणि पौतलिकता भागीरथीच्या पश्चिम तटावर कुलिया पहाडपूर नामक एक गाव आहे हे गाव श्री नवदीपांतर्गत कोलद्वीपात अवस्थित आहे श्रीमन महाप्रभूंच्या समयी त्याच गावात श्री माधवदास चट्टोप उप, उपाध्याय नामक नामांतर छकोडी चट्टोपाध्याय नामक एक वैष्णव राहत असत श्री वंशी वदानंद ठाकूर यांचे सुपुत्र होते श्री चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने वंशीवधान विशेष प्रभुतेचा कृष्णाच्या अवतार मानत श्री विष्णू कृपा पात्र होते श्रीप्रिया यांच्याद्वारे श्री सेवित श्रीमूर्ती श्रीधाम मायापुरातून कुलिया पहाडपुरात आणविले होते तेव्हापासून काही दिवसापर्यंत तर या श्रीमूर्तींची सेवा त्यांचे वंशजच करीत होते परंतु जेव्हा हे लोक श्री जानवी मातेची कृपा प्राप्त करून कुलिया पहाड पुरा होऊन श्रीपाठ बागनपाडा येथे निघून गेले तेव्हा मालंशवासी सेवे सेवा श्रीमूर्ती कुलियामध्ये ठेवून सेवा करणे आरंभ केले प्राचीन नवद्वीपाच्या दुसऱ्या किनारी कुलिया गाव आहे कुलियामध्ये चिनाडांगा आदी अनेक प्रसिद्ध पाडे खेडी आहेत चिनाडांगामध्ये एक भक्त व्यापारी होते त्यांनी कुलिया पहाडपुराच्या मंदिरात एकदा एक परमार्थिक महोत्सव केला होता त्या उत्सवास अनेक ब्राह्मण पंडित आणि सोळा कोसतांच्या नवद्वीपांतर्गत असलेल्या समस्त वैष्णवांना निमंत्रण दिले गेले होते महोत्सवाच्या दिवशी चोहीकडून वैष्णवगण आले श्री नृसिंहपल्लीहून श्री अनंतदास आदी श्री मायापूरहून श्री गोराचंद बाबाजी आदी श्री बिलव पुष्कर्णीहून श्री नारायणदास बाबाजी प्रभ प्रभूती श्री मोतद्रुमचे प्रसिद्ध नरहरिदास श्री गोद्रुमचे श्री परमहंस बाबाजी आणि श्री वैष्णवदास तथा श्री समुद्रगडाहून श्री शचिनंदनदास आदी वैष्णवजन आले होते सर्वांच्या ललाटी ऊर्ध्वप्रुर्ध्वपुंड्र तिलक टिळा गळ्या तुळशीच्या माळा आणि समस्त अंगावर श्री गौरनित्यानंदाची मुद्रा छाप शोभायमान होत होती सर्वांच्या हाती श्री हरिरामाची माळ होती कुणी कुणी जोरदोरात हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे या महामंत्राचे गाण करीत होते कुणी कुणी मृदंग आणि करताला सोबत संकीर्तन करीत येत होते कुणी कुणी श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादी गौरभक्त वृंद असे कीर्तन करीत नाचत नाचत चालत येत अने होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या कुना कुणाकुणाचे अंग पुलकीत होत होते कुणी कुणी अत्यंत कातर होत क्रंदन करीत करीत म्हणत होते हा गौर किशोर तुमच्या नवद्वीपातील नित्यलीलाचे दर्शन कधी होणार कुणी कुणी वैष्णवगण मृदंग आदीवाद्यांसोबत नामगाण करीत येत होते कुलियाच्या, सुंदरी वैष्णवांचे परमोच्च भाव पाहून आपल्या भाग्याची प्रशंसा करीत होत्या अशा प्रकारे चालता, चालता जेव्हा वैष्णवृंद्रीप्रभूंच्या नाट्यमंदिरात उपस्थित झाले तेव्हा भक्तवाणिक तेव्हा भक्तवाणिक भक्त व्यापारी आपल्या गळ्यात वस्त्रे घालून वैष्णवांच्या चरणी पडून नाना प्रकारे आपली दीनता प्रकट करू लागले वैष्णवजन नाट्यमंदिरात स्थान स्थान स्थानापन्न झाल्यावर मंदिराच्या सेवकांनी त्यांच्या कळ्यात भगवंताची प्रसादरूपी माळ घातली त्यानंतर श्री चैतन्य मंगलाचे कीर्तन होऊ लागले श्री चैतन्य देवांच्या अमृतमैलीला श्रवण केल्याने वैष्णवांमध्ये अनेक सात्विक भाव प्रकटू लागले ज्यावेळी ही मंडळी अशा प्रकारे प्रेमानंद विभोर होत होती त्यावेळी एकाद्वार पालाने अधिकाऱ्यांना सूचना दिली की सातसायिका परगाण्याचे प्रधान मौलावी साहेब आपल्या संपूर्ण दलासोबत बाहेर येऊन बसलेले आहेत ते वैष्णव पंडितांबरोबर काही बातचीत करू इच्छितात करू इच्छित आहेत अधिकाऱ्यांनी समागत पंडित बाबाजी मंडळीस मोलावी साहेबांच्या आगमनाची आणि त्यांच्या अभिलाषेची वार्ता सांगितली हे ऐकताच वैष्णव मंडळींचा रसभंग झाल्याने काहीसा विषाद सर्वत्र पसरला मोलावी साहेबांचा सा अभिप्राय आहे तरी काय महाद्वीपातील कृष्णदास बाबा अधिकाऱ्यांना विचारले मोलावी साहेब पंडित वैष्णवांसोबत करू इच्छित आहेत मोलावी साहेब मुसलमानामध्ये एक अद्वितीय पंडित आहेत तथा दुसऱ्या धर्माप्रती त्यांच्या हृदयात ईर्षाद्वेषाची थोडी देखील भावना नाही दिल्लीच्या सम्राटाच्या दरबारात त्यांना मोठा सन्मान मिळतो आमची प्रार्थना आहे की दोन चार पंडित वैष्णवांनी त्यांच्यासोबत शास्त्रार्थ करावा कारण यात पवित्र वैष्णव धर्माचा आहे मंदिराच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिले वैष्णव धर्माचा प्रचार होऊ शकतो हे ऐकून काही वैष्णवांच्या मनात मोलावी साहेबांशी बोलण्याची इच्छा उत्पन्न झाली शेवटी सर्वांनी मिळून निश्चय केला की मायापूरचे गौरचांदास पंडित बाबाजी गोद्रुमचे वैष्णव बाबाजी जनून नगरचे जनुनगरचे प्रेमदास बाबाजी आणि चंपाहटचे कलिपावनदास मौलावी साहेबांसोबत बातचीत करतील आणि बाकी सगळे श्री चैतन्य मंगल संपल्यावर तेथे जातील परमार्श झाल्यावर उत्तर चारही बाबाजी जयनित्यानंद म्हणत मोलावी साहेबांकडे गेले मंदिराबाहेर एक प्रशस्त मंडप आहे जवळच एक मोठा पिंपळाचा वृक्ष आहे त्याच्याच दाट आणि शीतल छायेत मोलावी साहेब आपल्या दलासोबत बसले होते वैष्णवांना येताना पाहून ते सगळे लोक उठून उभे राहिले आणि त्यांची अभ्यार्थनादर करून सर्वांना वैष्णवगण सर्वांस कृष्णदास जाणून मोलावींच्या हृदयातील विराजमान वासुदेवास दंडवत करून एका वेगळ्या आसनावर बसले त्यावेळी एक अपूर्व शोभा पडली एकीकडे श्वेतदावाले पन्नास मुसलमान पंडित सजून धजून बसले आहेत त्यांच्या मागे काही सुसज्ज सुसज्जित घोडे बांधलेले आहेत आणि दुसरीकडे दिव्य धारी चार वैष्णव विनित भावपूर्वक आसनस्थ झालेले आहेत त्यांच्या मागे खूपसे हिंदू अत्यंत उत्सुक होऊन बसलेले आहेत आणि खूपसे आणखीनही येऊन येऊन बसत आहेत पंडित गौरचांद यांनी प्रथमच विचारले महोदय गण आपण आम्हा अकिंचनांना का बोलाविले मोलावी बदरुद्दीन साहेब विनयपूर्वक उत्तरिले उत्तर आधी आपण आमचा सल, सलाम ग्रहण करा आम्ही आपणास काही प्रश्न विचारू इच्छितो पंडित गौरचांद म्हणाले आम्ही काय जाणतो म्हणून आपल्या पांडित्यपूर्ण प्रश्नाची उत्तरे देऊ शकू बदरुद्दीन साहेब पुढे म्हणाले हिंदू समाजात प्राचीन काळापासून देवी देवतांची पूजा चालत आहे चालत आली आहे आम्ही कुराण शरीफमध्ये पाहतो की अल्ला दोन नाही एक आहे तो निराकार आहे आणि त्यांच्या प्रतिमांचे पूजन केल्याने अपराध होतो मला याविषयी संदेह आहे आणि या संदेहास संदेहा दूर करण्याकरिता अनेक ब्राह्मण पंडितांबरोबर जिज्ञासा देखील केली आहे ते म्हणतात अल्ला निराकार आहे परंतु निराकार वस्तूंचे चिंतन असंभव आहे म्हणून अल्लाच्या एका आकाराची कल्पना करून पूजा करायची असते परंतु या गोष्टीने आम्हा संतोष होत नाही कारण कल्पित आकार सैतानाद्वारे निर्मित असतो ज्यास बुत म्हणतात अशी भूतपूजा नितांत निषिद्ध आहे यामुळे आल्ला संतुष्ट करणे तर दूरच उलट दंडभागी व्हावे लागेल आम्ही ऐकले आहे आपल्या आधीप्रचारक भगवान श्री चैतन्यदेवांनी हिंदू धर्मास निर्दोष घोषित केले आहे तरीही त्यांच्या संप्रदायात भूतपरस्त अर्थात भूतपूजेची व्यवस्था दिसून येते आम्ही जाणू इच्छितो की शास्त्रविचारात इतके निपुण असल्यावरही आपण भूतपूजेचा परित्याग का नाही करीत मौलावीसाहेबांचा प्रश्न ऐकून पंडित वैष्णवजन मनोमन हसू लागले मग परस्पर परमर्श करून पंडित गौरचांद यास मौलावीसाहेबांच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास सांगितले गेले पंडित गौरचांदांनी जशी आज्ञा म्हणत प्रश्नाचे उत्तर देण्यास आरंभ केला आपण ज्यास अल्ला म्हणता आम्ही त्यास भगवान म्हणतो परमेश्वर एकच आहे कुराण तथा पुराणांमध्ये देश आणि भाषेच्या भेदाने परमेश्वराची अनेक नामे आहेत विचार हा आहे की जे नाम परमेश्वराच्या समस्त भावास प्रकट व्यक्त करते ते विशेष रूपाने आदरणीय आहे म्हणूनच आम्ही आल्ला ब्रह्म परमात्मा या नामांपैकी भगवान नामप्राती नामाप्रती भगवान नामाप्रती अधिक श्रद्धा ठेवतो ज्यापेक्षा मोठे आणखीन असे काहीच नाही त्या पदार्थाचे नावच आलं आहे अत्यंत बृहत भावासही आम्ही परम अत्यंत बृहत भावासही आम्ही परम भाव मानत नाही ज्या भावात सर्वाधिक चमत्कारिता आहे मधुरता आहे तोच भाव अधिक आदरणीय आहे अत्यंत बृहत म्हटल्याने एका प्रकारची चमत्कारिता तर जाणवते परंतु त्याचा विपरीत भाव अत्यंत सूक्ष्म भाव यातही एक प्रकारची चमत्कारिता जाणवते आहे म्हणून अल्ला नामाद्वारे चमत्कारितेच्या सीमेचा बोध होत नाही अर्थात आल्ला यात बृहत्व तर आहे परंतु सूक्ष्मत्व नाही परंतु भगवान या शब्दाने मानवी चिंतनात तितक्या जितक्या प्रकारच्या चमत्कारिता आहेत त्या सर्वाचा बोध होतो समस्त अर्थात ऐश्वर आणि सुष्मतेची सीमा भगवंताचे पहिले लक्षण आहे सर्व शक्तिमत्ता भगवंताचे दुसरे लक्षण आहे मानवी बुद्धीचा पलीकडचे व्यापार अचिंत्य शक्तीच्या आधीन असतात भगवंत आपल्या अचिंत्य शक्तीद्वारे युगपद साकार आणि निराकार दोन्हीही आहे दोन्ही आहेत ते साकार नसू शकतात असे मांडल्याने त्यांच्या अचिंत्य शक्तीस अस्वीकार करणे होते त्याच शक्तीद्वारे आपल्या भक्ताच्या निकट भग भगवान नित्यलीला मूर्तिमय आहेत अल्ला अथवा ब्रह्म वा परमात्मा केवळ निराकार असल्याने विशेष चमत्कारिता राहीत रहित विशेष चमत्कारिता रहित आहेत तिसरे लक्षण भगवंत सर्वदा मंगलमय आणि यशपूर्ण आहेत म्हणून त्यांची लिला अमृतमयी आहे चौथे लक्षण भगवान सौंदर्य पूर्ण आहेत समस्त जीवगण आपल्या अप्राकृत त्यास नेत्रांनी पुरुषांच्या रूपात दर्शन करतात पाचवे लक्षण भगवान अशेष ज्ञान अर्थात विशुद्ध पूर्ण चितस्वरूप जडातीत वस्तू आहेत त्यांचे चितस्वरूपच त्यांची मूर्ती आहे त्यांची ती मूर्ती भूत अथवा प्राणीमात्रांच्या पलीकडची असते सहावे लक्षण भगवंत सगळ्यांचे स्वामी करता असूनही स्वतंत्र आणि निर्लेय आहेत ही सहा लक्षणे स्वतंत्र आणि निर्लेप आहेत ही सहा लक्षणे भगवंतात लक्षित होतात त्या भगवंताचे दोन प्रकाश आहेत अर्थात ऐश्वर प्रकाश आणि माधुर्य प्रकाश माधुर्य प्रकाशच जीवांचा परमबंधू आहे तोच आमचा हृदयनाथ कृष्ण अथवा चैतन्य आहे म्हणूनच वैष्णवांची विग्रह पूजा भूतपरस्त नसते कुठल्या पुस्तकात भूत परस्त निषेध केल्यानेच ती निषिद्ध होऊ शकत नाही जी व्यक्ती पूजा करते त्याच्या हृदयाच्या निष्ठेवरच सर्व काही निर्भर असते त्या व्यक्तीचे हृदय भूतपूजेच्या जितक्या पलीकडे जाते ती तितकीच शुद्ध रूपाने विग्रह पूजा करते आपण मोलावी आहात परमपंडित आहात आपले हृदय भूतातीत असू शकते परंतु आपले जे सगळे अपंडित चेले आहेत त्यांचे हृदय भूतचिंतनरहित झाले आहे काय जितके दूरपर्यंत भूतचिंतन आहे ते तितक्याच दूरपर्यंत भूतपूज करीत असतात मुखाने परंतु हृदय भूतचिंतर सामाजिक होणे कठीण आहे ती केवळ अधिकारी व्यक्तीच्या अनुसार व्यक्तिगत गोष्ट आहे अर्थात जे भूतचिंतनाच्या पलीकडे गेले आहेत तेच शुद्ध रूपाने विग्रहांची सेवापूजा करू शकतात मी आपणास विशेष विनंती करीन की आपण या विषयावर सखोल विचार करून पाहावा मौलावी साहेब मी खूप बारकाईने विचार करून पाहिला आहे की आपण लोकांनी भगवान शब्दात ज्या सहा चमत्कारितांना संयुक्त केले आहे कुरान शरीफ मध्ये अल्ला शब्दातही त्याच चमत्कारिता सांगितलेल्या सांगितल्या गेल्या आहेत अल्ला शब्दाचा अर्थ घेऊन तर्कवितर्क करण्याची आवश्यकता नाही अल्लाच भगवान आहे गौरचांद ठीक आहे जर असे आहे तर आपण परमवस्तूचे सौंदर्य आणि ऐश्वर स्वीकारले आहे म्हणून या जड जगापासून वेगळ्या चित जगात त्यांचे सुंदर स्वरूप स्वीकृत झाले हे आमचे श्री श्रीविग्रह आहेत मोलावी परमवस्तूच्या चितस्वरूपी श्रीविग्रहांची गोष्ट आमच्या कुराणातही लिहिली आहे म्हणून आम्ही त्यास मानण्यास बाध्य आहोत परंतु त्या चितस्वरूपाची कुठली प्रतिमूर्ती तयार केल्याने ती जड स्वरूप होऊ होऊन जाते यासही आम्ही म्हणतो भूतपूज केल्याने परम परमवस्तूची पूजा होत नाही याविषयी आपला विचार व्यक्त करावा गौरजान वैष्णवशास्त्रामध्ये भगवंताच्या विशुद्ध चिन्मय मूर्तीची पूजा व्यवस्था आहे उच्च श्रेणीच्या भक्तांकरिता पार्थिव वस्तू अर्थात पृथ्वी जल अग्नी आधीभूतांपासून उत्पन्न वस्तूची पूजा करण्याचे विधान आहे यस्मा बुद्धी कुणपे त्रिधातू केवधी कलात्रिय कलादिषुम इजी यततीर्थ बुद्धी सलिले कर्च्य जणेश भिनिषु सोखर भूतानी या भूतेज्या इत्यादी सिद्धांत वाणींच्या योगे भूतपूजेची अप्रतिष्ठा सूचित होते परंतु यात एक विशेष गोष्ट आहे मनुष्यास ज्ञान आणि संस्कार यांच्या तारतम्याने अधिकार भेद प्राप्त होतो <coughs> ज्यांना शुद्ध चिन्मय भाव आहे केवळ ते चिन्मय विग्रहाची उपासना करण्यास समर्थ होऊ शकतात त्याविषयी जो जितका निच आहे तो तितकेच कमी समजू शकतो अत्यंत अधिकारी व्यक्तीस चिन्मय भावाची उपलब्धी होत नाही म्हणून हे लोक मनानेही ईश्वराचे ध्यान करताना जडिया मूर्तीचीच कल्पना करतात मृन म्रुन, मृणमयी मूर्ती मु, समजणे आणि मनाद्वारे जडमयी जडमयी मूर्तीचे ध्यान करणे एकच आहे म्हणून त्या अधिकारी व्यक्तीसाठी प्रतिमा पूजन करणे कल्याणजनक आहे वास्तविक प्रतिमा पूजन न केल्याने साधारण जीवांचे अमंगल होते साधारण जीव जेव्हा ईश्वर ईश्वराप्रती उन्मुख होतो तेव्हा आपल्या समोर ईश्वराची प्रतिमा न पाहून तो हताश होऊन जातो ज्या धर्मामध्ये प्रतिमा पूजन नाही त्या धर्माचे निम्नाधिकारी नितांत विषयी आणि ईश्वर विमुख असतात म्हणून मूर्तीपूजा मानवधर्माची आधारशिला आहे महाजनांनी विशुद्ध ज्ञान योगाद्वारे परमेश्वराच्या ज्या मूर्तीचे दर्शन केले आहे ते भक्तीद्वारे पवित्र झालेल्या आपल्या चित्तात त्याच शुद्धचिन्मय मूर्तीची भावना करतात भावना करता करता जेव्हा भक्ताचे चित्त जगा जगाप्रती प्रसारित होते तेव्हा जडजगात त्या चित्तस्वरूपाचे प्रतिफलन अंकित होते भगवत मूर्ती अशा प्रकारे महापुरुष महाजनांद्वारे प्रतिफलित होऊन प्रतिमा झाली आहे तीच प्रतिमा उच्च अधिकाऱ्यांकरिता सर्वदा चिन्मय विग्रह आहे मध्यमाधिकाऱ्यांकरिता मनोमय विग्रह आहे तथा निम्न अधिकाऱ्यांकरिता पहिल्यांदा जडमय विग्रह असूनही क्रमशः भावाद्वारे शोधित बुद्धीच्या पलीकडे जाऊन चिन्मय विग्रहाच्या रूपात उदित होतो म्हणून समस्त अधिकाऱ्यांकरिता श्रीविग्रहांची प्रतिमा भजनीय आणि पूजनीय आहे कल्पित मूर्तीची पूजा करण्याची आवश्यकता नाही परंतु नित्यमूर्तीची प्रतिमा अतिशय मंगलमय असते वैष्णव संप्रदायात अशा प्रकारे विभिन्न अधिकाऱ्यांकरिता प्रतिमा पूजेची व्य... व्यवस्थापूजेची व्यवस्था दिली आहे यात थोडा सुद्धा दोष नाही कारण याच व्यवस्थेने जीवांचे उत्तरोत्तर कल्याण होते श्रीमद भागवतात सांगितले आहे यथा यथात्मा परिमृत असो मत पुण्य तथा तथा पश्यती सूक्ष्म चुरीय वा जन संप्र संप्रयुक्तम जीवात्मा या जगाच्या जडियमनाद्वारे आवृत्त आहे असा आत्मा स्वतःस तथा परमात्म्याची सेवा करण्यास समर्थन असतो श्रवण आणि कीर्तन रूप भक्तीचे साधन करता करता क्रमशः आत्म्याची शक्ती वाढते शक्ती वृद्धीगंत झाल्यावर जडियस बंधन सैल होऊन जाते जड बंधन जितके ढिले होत जाते आत्म्याची आपली वृत्ती सुद्धा त्याच परिमाणात प्रबळ होत जाते आणि साक्षात दर्शन कुणी कुणी म्हणतात ततवस्तूस प्राप्त करण्याचा प्रयत्न करा यास शुष्कज्ञान म्हणता येऊ शकते जीवनमध्ये अततवस्तूंना परित्याग करण्याची शक्ती असते तरी कुठे कारागृहात बंद कैदी आपल्या अपराधांची सजा भोगत आहे निश्चित सजा भोगल्याशिवाय निर्धारित वेळेपूर्वीच तो कारागृहातून मुक्त होण्याची अभिलाषा करू लागला तर तो काय मुक्त होऊ शकतो ज्या अपराधाकरिता त्यास बंदी बनवली आहे त्या अपराधास क्षय करणे तात्पर्य आहे जीवात्मा भगवंताचा नित्यदास आहे हे विसरणेच त्याचा मोठा अपराध आहे या अपराधामुळेच तो मायेद्वारे बद्ध होऊन जातो संसारात सुखदुःखाचा आणि पुन्हा पुन्हा जन्ममरणाचा भोग करतो मग संसार भोग करता करता सर्वप्रथम कुठल्याही कारणास्तव का होईना ईश्वराप्रती थोडी देखील उत्पन्न झाल्यावर श्रीमूर्तींचे दर्शन करता करता आणि ऐकता ऐकता त्याचा पूर्वस्वभाव नित्यकृष्णदास्य बलवान होतो त्याचा हा स्वभाव जितका दृढ होतो तो तितकाच चितशास् चित साक्षात्कारायोग्य चित बनतो श्रीमूर्तींची सेवा तथा त्या संबंधी श्रवण कीर्तनच अतिनिम्नाधिकाऱ्यांकरिता एकमात्र उपाय आहे म्हणून महाजनांनी श्रीमूर्ती सेवेची व्यवस्था केलेली आहे मोलावी जडवस्तूद्वारे एका मूर्तीची कल्पना करण्यापेक्षा मनोमन ध्यान करणे योग्य नाही काय गौराचांन दोन्हीही एक समान आहे मन जडानुगत असते म्हणून ते जे काही चिंतन करते ते जडवस्तूंचे चिंतन करते जसे ब्रह्म सर्वव्यापी आहे म्हटल्याने आपले मन ब्रह्माच्या सर्व व्यापित्वाचे चिंतन कसे करू शकते ते विचारे तर त्याला आकाशाप्रमाणेच मान, मानेल त्यावरती ते जाऊ तरी कसे शकते ब्रह्माचे चिंतन करतो आहे असे म्हटल्याने कालागत ब्रह्माचा उदय अवश्य होतो देश आणि काल जडीय वस्तू आहेत जर माणसध्यान देश आणि कालातीत झाले नाही तर जडातीत वस्तू भेटावी तरी कशी माती पाणी आदींचा परित्याग करून दिक देशाधी देशादीमध्ये ईश्वराची कल्पना केली गेली ही सर्व भूतपूजा आहे जड़ जडपदार्थामध्ये एकही असा पदार्थ नाही ज्याचे अवलंबण करून चितवस्तू प्राप्त केली जाऊ शकते तो पदार्थ तो पदार्थ आहे केवळ मात्र ईश्वराप्रती असणारा भाव जो केवळ जीवात्म्याच्याच निहित आहे ईश्वराचे नामोच्चरण लिलागाण आणि प्रतिमा श्रीमूर्ती यात उद्दीपन प्राप्त झाल्यावरच हा भाव क्रमशः बलवान होऊन भक्ती बनतो ईश्वराचे चिन्मय स्वरूप केवळ भक्तीद्वारेच अनुभूत होते ज्ञान आणि कर्माद्वारे नाही मोलावी जडवस्तू ईश्वरापासून वेगळी आहे असे म्हणतात जीवांना जडामध्ये बांधण्याकरिता सैतानाने जडपूजेची व्यवस्था केली आहे म्हणून माझ्या मते जडपूजा न करणेच योग्य आहे गौरजा ईश्वर अद्वितीय आहे त्यांच्या समान कुणीच नाही जगामध्ये जे काही आहे ते सर्व त्यांच्याद्वारे निर्मित आहे तथा त्यांच्या अधीन आहे म्हणूनच कुठल्याही वस्तूचे अवलंबन करून त्याची उपासना त्यांची उपासना जरी केली तरी त्यांची परितुष्टी होऊ शकते अशी कुठलीच वस्तू नाही ज्याची उपासना केल्याने त्यांची हिंसा होते ते परमंगलमय आहेत म्हणून जर संत सैताना सैतान नावाचे कुणी असेल तर तरीही ईश्वराच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याची शक्ती त्यात असू शकत नाही जर सैतान असला तरीही तो ईश्वराधीनच जीव असेल परंतु आमच्या मते असा प्रकांड जीव संभव नाही कारण ईश्वर ईश्वराच्या कारण ईश्वराच्या इच्छेविरुद्ध या जगात कोणतेच कार्य होऊ शकत नाही तथा ईश्वरापासून स्वतंत्र अशी कुठलीच व्यक्ती नाही पाप कुठून उत्पन्न झाले आपण असे विचारू शकता आम्ही उत्तर देऊ जीव मात्र भगवंताचा दास आहे या विद्या म्हटले जाऊ शकते आणि या ज्ञाना विसरणे म्हणजे अविद्या होय कुठल्याशा कारणाने सर्व जीवांची ज्या सर्व जीवांनी ज्या अविद्येचा आश्रय घेतला आहे त्या सर्वांनी आपल्या हृदयात पापाचे बीज पेरले आहे जो नित्यपार्श्व जीव आहे त्याच्या हृदयात ते पापबीज नसते सैतान नामक एक विचित्र व्यवहाराची कल्पना न करून उपरोक्त अविद्या तत्वा समजणे आवश्यक आहे म्हणूनच भौतिक विषयात ईश्वराची उपासना केल्याने अपराध होत नाही निम्न अधिकाऱ्यास हे नितांत आवश्यक आहे तथा उच्चाधिकाऱ्याचेही याने विशेष कल्याणच होते आमच्या मते श्री मूर्तीची पूजा करणे अनुचित आहे हे कथन एक मतवात मात्र आहे या कथनाच्या पुष्टीची का पुष्टीची काही युक्तीही नाही आणि त्यामागे कुठले शास्त्रीय प्रमाणही नाही मोलावी श्री श्रीमूर्तीची पूजा केल्याने ईश्वरी भाव प्रशस्त होत नाही उपासकाच्या मनात सर्वदा भौतिक भावनाच प्रबल राहतात गौरजान प्राचीन इतिहासाच्या अनुशीलनाने आपल्या सिद्धांतातील दोषांचे कारण समजून घेता येते बऱ्याच व्यक्ती अतिनिम्न अधिकारीने श्रीमूर्तीची पूजा आरंभ करतात अतिनिम्न अधिकाराने श्रीमूर्तीची पूजा आरंभ करतात आणि सत्संगाच्या प्रभावाने त्यांचे भाव जितके उच्च होत जातात ते श्रीमूर्तीचे तितके चिन्मयत्व उपलब्धी करून प्रेमसागरात निमग्न होतात अटल सिद्धांत हा आहे की सत्संग सगळ्याचे मूळ आहे चिन्मय भगवत भक्तांचा संघ झाल्यावर चिन्मय भगवत भाव उदित होतो आणि भौतिक भाव दूर होऊन जातो क्रमशः उन्नत होऊन सोभाग उन्नत होणे क्रमशः उन्नत होणे सौभाग्याची गोष्ट आहे दुसरीकडे समस्त धर्माचे विरोधी आहेत विचार पैके किती भाव केला हिंसते हिंस हिंसेतच वितर्क आणि हिंसेतच दिवस व्यतीत करतात भगवत भक्तीचा त्यांनी कधी अनुभव सुद्धा केला आहे मोलावी जर आंतरिक भावनाने भगवतजन आंतरिक भावाने भगवत भजन होते तर मूर्तीपूजा स्वीकारण्यात काहीच दोष नाही मी हे मानतो परंतु कुत्रा मांजर साप लंपट पुरुष आदींची पूजा केल्याने भगवतभजन कसे काय होऊ शकते पूज्यपाठ पैगंबर साहेबांनी अशा भूतपूजेचा विशेष तिरस्कार केला आहे गौरजान प्रत्येक ईश्वर प्रत्येक मनुष्य ईश्वराप्रती कृतज्ञ आहे तो कितीही पाप का मनुष्य ईश्वराप्रती कृतज्ञ आहे तो किती ही पाप, पाप का करो। मदुन आहे। असा विश्वास धरून जगातल्या अद्भुत वस्तूंना नमस्कार करत असतो सूर्य नदी पर्वत मोठे मोठे जीवजंतू या सर्वांस मूळ जीव ईश्वराच्या कृतज्ञतेने उत्तेजित होऊन स्वभावत नमस्कार करतो आणि त्यांच्या निकट आपले अंतस्त गोष्टी व्यक्त करून आत्मनिवेदन करतो चिन्मय भगवत भक्ती आणि अशा प्रकारची भूतपूजा यात विशेष अंतर असले तरीही ईश्वराप्रती कृतज्ञता स्वीकार करून जडवस्तूंना नमस्कार करण्याचे फळ क्रमशः चांगले असते क्रमशः चांगलेच असते म्हणूनच युक्तिपूर्वक विचार केल्याने त्यांना दोष दिला जाऊ शकत नाही सर्वव्यापी निराकार ईश्वराचे ध्यान आणि त्यांच्याप्रती नमाज आधी देखील शुद्ध चिन्मय भावरहित आहेत जर असेच असेल तर मांजरपूजक आधीपासून त्यांचे वेगळेपण तरी काय काय राहिले आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारे का असो ईश्वराप्रती भावोदय आणि भावालोचना होणे नितांत आवश्यक आहे जर त्या निम्न तिरस्कार केला गेला अथवा त्यांची मस्करी अथवा त्यांची मस्करी केली गेली तर जीवांच्या कर्म उन्नतीचे क्रमोन्नतीचे द्वार एकदम बंदच करणे होईल मतवादाच्या फंदात पडून जे लोक संप्रदायिक होतात सांप्रदायिक होतात त्यांच्यात उदारतेचा अभाव असतो म्हणूनच ते आपल्यापेक्षा भिन्न उपासकांचा तिरस्कार करतात त्यांचे असे करणे म्हणजे संपूर्णत चुकीचे आहे मोलावी मग काय काय असे म्हणावे की सगळ्या वस्तू ईश्वरच आहेत आणि त्या सर्वांची पूजा ईश्वराची पूजा आहे पाप पापवस्तूंची पूजा करणे म्हणजे सुद्धा काय ईश्वर पूजा आहे ईश्वर अशा प्रकारच्या पूजेने संतुष्ट होतो का गौरचंद आम्ही सर्वच वस्तूंना ईश्वर म्हणत नाही या सर्व वस्तूंपेक्षा ईश्वर एक भिन्न वस्तू आहे सगळ्या वस्तू ईश्वराद्वारे सृष्ट आणि त्यांच्या अधीन आहेत त्या सर्व वस्तूंशी ईश्वराचा संबंध आहे या संबंधामुळेच साऱ्या वस्तूंमध्ये ईश्वरी जिज्ञासा होऊ शकते समस्त वस्तूमध्ये ईश्वरी जिज्ञासा ईश्वर जिज्ञासा होता होता जिज्ञासा असूत्रानुसार चिन्मय वस्तूचे आस्वादन होते आपण परमपंडित आहात थोड्या उदार दृष्टिकोनाने याविषयी विचार करावा आम्ही अकिंचन वैष्णव आहोत अधिक तर्कवितर्कात प्रवेश करू इच्छित नाही आज्ञा असेल तर आम्ही श्री चैतन्य मंगल गीत ऐकण्यास जाऊ इच्छितो मोलावी साहेबांनी हे ऐकून काय निश्चय केला हे समजत नाही काही वेळ मन राहिल्यावर ते म्हणाले आपल्या विचारांनी मी खूप खुश झालो पुन्हा कधीतरी येऊन जिज्ञासा करीन आज फार उशीर झाला आहे तेव्हा जाऊ इच्छितो असे म्हणत मोलावी साहेब दलबलासोबत घोड्यांवर स्वार होऊन सातसायिका परगण्याकडे रवाना झाले बाबाजी लोकांच्या दलानेही आनंदाने हरिध्वनी देत श्री चैतन्य मंगल गाणात प्रवेश केला अकरावा अध्याय समाप्त